स्कंद दहावा अध्याय चौथा देवांचे दुःख तेव्हा सर्व देव ब्रह्मदेवाला पुढे करून रुद्रास शरण गेले स्तोत्र नमस्कार वगैरे उपचारांनी ते त्याची सेवा करू लागले देव म्हणाले हे देवा तुझा जय जयकार असो तू गणांचा स्वामी असून प्रत्यक्ष उमा तुझी सेवा करीत आहे तू भक्तांना अष्टसिद्धी देतोस तू महामायेचे विलासस्थान असून तुला कैलासावर राहणे प्रिय असते तुझे नाव अहिरभुघ्न असून तू मान्य आहेस मनुही ज्याला मान देतो ज्याला जन्म नाही जो अनेक रूपांनी क्रीडा करतो अशा इंद्रिय गणांच्या स्वामी तुला तूच दिना दान देतोस तू दयासागर असून विपत्तींचा नाश करतोस तूच अग्रवीर्य आणि गुणमूर्ती आहेस म्हणून वृषध्वज काल अशा तुला नमस्कार असो अशा रीतीने देवाने स्तवन केल्यावर तो श्रेष्ठ प्रभु प्रसन्न होऊन म्हणाला हे देव हो मी तुमची इच्छा पूर्ण करीन देव म्हणाले हे देवेश्वरा हे चंद्रशेखरा तू आरतांचे कल्याण करतोस आम्हास तू सुख दे मेरूच्या द्वेषाने विंद्य वृद्धिंगत झाला आहे त्याने सूर्याचा मार्ग अडवल्यामुळे सर्वजण चिंतेत पडले आहेत तू त्याची वाढ थांबव त्यामुळे सर्वांचे कल्याण होईल सूर्याचा गती शिवाय कालज्ञान होणार नाही म्हणून हे गिरिजापते तू प्रसन्न हो श्री भगवान म्हणाले हे देवानो विध्याची वृद्धी कुंठित करणे मला अशक्य आहे म्हणून आपण त्या भगवान रमा माधवाला शरण जाऊ तोच सर्वांचा नियंत्रता आहे तो, तो गोविंदच सर्वांचे कारण आहे म्हणून त्यालाच आपण सर्व घटना निवेदन करू तो आपल्या दुःखाचा परिहार करेल असे म्हणून इंद्र ब्रह्मदेव इतर देवांसह हो शंकर सत्वर वैकुंठाक गेले। अध्याय चौथा समाप्त